गोपाल कृष्ण भगवान की जय ओम नमो भगवते वासुदेवाय श्री एकनाथी भागवत अर्थ अध्याय धावा ओवी क्रमांक पाचशे एक, एक उर्वशी भोगू लागतो तो दुसऱ्याला काळी आणि विद्रुप हिडिंबा प्राप्त होते तात्पर्य भोगाच्या योगे तपाचा क्षय होऊन अनिवार्य नाश मात्र होतो जो जो स्वर्गाचे भोग भोगतात तो तो क्षीण होत जाते असे ते स्वर्गस्थ लोक तपाच्या क्षया उद्धवा स्वर्ग प्राप्तीसाठी विधीपूर्वक कर्मे करू लागले असता विघ्नांची बाधा होते त्यामुळे खरोखर स्वर्ग प्राप्ती होत नाहीच गर्भात असताना जे मूल सटावते त्याचे काही बारसे केले जात नाही त्याचप्रमाणे कर्मामध्ये विघ्न उत्पन्न झाले म्हणजे स्वर्गाला जावयाचे आटोपलेच आता कर्मामध्ये विघ्न करते कोण असे म्हणशील तर कर्म करतानाच ते दोषयुक्त होत असते ते, ते कर्मच त्या कर्माला भयंकर विघ्न उत्पन्न करते कर्म हेच कर्माला साधक आहे कर्म हेच कर्माला बाधक आहे आणि कर्मच कर्मापासून मुक्त करणारे आहे पण न त्यात पड़तात। काम्य रोगाला थोडेसे जरी कुपथ्य झाले तरी ते बाधक होते त्याप्रमाणे कामनिक कर्माला यत्किंचित दोषानेही विघ्न उत्पन्न होते दुधाचे मोठे थोरले भांडे भरलेले असले पण त्यात जर एक कांजीचा थेंब पडला तरी त्यापासून दही दूध किंवा तूप काहीच प्राप्त होत नाही साऱ्या दुधाचे चौथा पाणी होऊन जाते त्याप्रमाणे कामनिक कर्म अल्पदोषाने युक्त झाले तरी त्यापासून फळ काही मिळत नाही इतकेच नव्हे तर ते कर्मच भयंकर विघ्न उत्पन्न करते बारा महिने खपून शेतकरी जसा शेती करतो पण त्याच्या पिकाच्या आड अनेक विघ्ने येऊन त्याने केलेले श्रम कसे फुकट जातात त्याला आधी जमीन चांगली पाहिजे नंतर बी चांगली पाहिजे यथा काळी पर्जन्य पडला पाहिजे त्या शेतावर कीड वगैरे पडता कामा नये आवते ही उत्तम पाहिजेत आरंभी या सर्व गोष्टी चांगल्या जुळल्या पाहिजेत पेरणी झाल्यानंतरही कूप काठी करून त्यावर देखरेख करावयाची असते व आळस सोडून अवशी पहाटे राखण करावी लागते पीक अगदी पोठरीला आल्यावर सुद्धा आभाळ येऊन त्याच्यावर चिकटा पडतो नाहीतर कणसे एखाद्या रोगाने काळी होतात उन्हाळ गवत उगवते त्याप्रमाणे कर्मावर गर्वाची ताम चढते किंवा अहंतीचा रोग चढतो किंवा अधर्माची कीड त्यानेही त्या कर्माचे पीक साफ बुडून जाते व्हावी तशी त्या पिकाची राखण झाली नाही तर आशा तृष्णारूप भोरड्या म्हणजे पाखरे पिकावर बसून त्याचा फडशा पाडतात आणि तळावर एक दाणाही राहत नाही त्यावर दंभाची धाड पडली मग काय बोलणेच नाही घाणटा म्हणजे शेंग दिसते मात्र पण तिच्या कामक्रोधरूपी उंदरांनी तर ते पीक मुळातच करंडून टाकलेले असते विकल्पाची धाड आली म्हणजे तर त्या शेतामध्ये गाडीसुद्धा उरत नाही आणि दुर्वासनेच्या टोळांची टोळ धाड आली म्हणजे तर शेंड्यापासून बुडख्यापर्यंत सारे खुंटारे होऊन जातात अशी शेतकऱ्याप्रमाणे कामनिक कर्माला अतिशय विघ्न असतात फळ मिळवायचे लांबच राहून यज्ञ करते विघ्नांच्या समुद्रात गडप होऊन जातात स्वर्ग सारा एक आणि यज्ञ करणारे होतात पुष्कळ कर। त्या यज्ञात देव विघ्न करीत असतात आधी मुख्य इंद्रच आपल्याला सुख भोगावयाला स्वर्ग असावा म्हणून विघ्न करावयाला उद्यक्त होतो वेश्या एक आणि वा कुत्री वाफेला आली म्हणजे तिचा उपभोग घेण्यासाठी जसे अनेक कुत्रे जमा होतात आणि एकमेकात गुरगुरू लागतात त्याप्रमाणे स्वर्गाचा अभिलाष करणाऱ्या सकामाची गती होते त्या जाला भोग मिळतो तो भोग घेतानाच अडकून पडतो आणि जगामध्ये भंडवडा होऊन सुज्ञ लोक तोंडावर थुंकतात जीचे सुख भोगायला जातो ती इंद्रिय अडकून पडल्याने विमुख होते मैथून द्वारातच अडकून पडल्यामुळे येणारे जाणारे लोक छिथू करीत असतात याप्रमाणे यज्ञ करणाऱ्यांचीही स्वर्गप्राप्ती आहे त्या स्वर्गाच्या भोगाने तपाचा क्षय होतो स्वर्गभोगावर कष्ट वृथा करून टाकतात मग भोग तरी कसे मिळणार आपल्याला मोठे कर्मकुशल म्हणणारे कोणी असे म्हणतात कि आम्ही कर्मामध्ये काही व्यंग म्हणून होऊच देणार नाही आमी सारे निर्व्यंग करून स्वर्ग लोकाचे फळ भोगू पण उद्धवा तसेही त्यांच्या हातून होत नसते ते कसे तेच पुढे तुला मी श्लोकात विशद करून सांगतो ऐक श्लोक बावीस जर कोणतेही विघ्न निर्माण न होता चांगल्या तऱ्हेने यज्ञ इत्यादींचे अनुष्ठान पूर्ण झाले तर त्यामुळे परलोकाची प्राप्ती कशी होते ते ऐक ज्यात विघ्न मुळीच उद्भवणार नाही अशी निर्विघ्न कर्मे होतच नाहीत तशातही दैव योगाने जे जे त्यांना प्राप्त होते ते, ते उद्धवातुला सांगतो लक्ष देऊन ऐक श्लोक तेवीस यज्ञ करणारा पुरुष यज्ञांचे द्वारा देवतांची आराधना करून स्वर्गात जातो आणि तेथे आपल्या पुण्यकर्माच्या द्वारा प्राप्त केलेले दिव्य भोग देवतांप्रमाणे भोगतो उत्तम अशी कर्मभूमी प्राप्त झाली असता व श्रेष्ठ वर्ण अशा ब्राह्मण कुळात जन्म झाला असता सदा सर्वदा कामनिक ज्योतिष्ठोमादी यज्ञ किंवा अग्निहोत्र करतात यच्चयावत तीन वेद जाणतात साऱ्या कर्मामध्ये मोठे कुशल असतात पण असे ते ज्ञानी असूनही केवळ मूर्ख होत कारण नश्वर स्वर्ग फळाची इच्छा धरतात ज्या पुण्याच्या धाव घेतात इंद्रादी देवांसाठी यज्ञ करून ज्यांच्यामुळे मी दुरावतो असे दिव्य भोग भोगण्यासाठी स्वर्ग लोकाला जातात पुष्कळांनी चघळून टाकलेले जुने हाळ असते तेच कुत्रे आपल्या जिभेने चाटून आपल्या लाळेने गोड करून घेते त्याप्रमाणे असते ती ते आपल्या पुण्याने दिलेले अन्न असते त्यासाठी भांडून भांडून कुत्री एकमेकांचे उष्टे खात असतात त्याप्रमाणे स्वर्गातील भोग हेही बहुतांचे उष्टे खाद्यच आहे आपल्या संग्रही असलेले शुद्ध पुण्य खर्च करून उष्टे भोग विकत घेतात आणि करते आपल्याला मोठे पवित्र म्हणवतात आणि मोल देऊन कैकांचे उच्छिष्ट चाटी बसतात आधीच निव्वळ कावळ्याचे मास त्यातही कुत्रांचे मुखीचे शेष ते सुद्धा विकत घ्यावयाचे तर फारसे काही मिळावयाचे नाही स्वर्गभोगाची याज्ञिकांची स्थिती अशी असते स्वर्ग हा पुष्कळ लोकांचा उष्टा आहे असे असता त्याला अत्यंत कष्टाचे मोल द्यावे लागते पण तो सुद्धा पोटभर मिळतो असेही नाही कारण त्याला रात्रंदिवस पतनाचे भय असतेच देव हे स्वर्गाचे भोग भोगतात पण ते सुद्धा आपण दुर्दैवी आहो असेच म्हणत असतात पण त्याच स्वर्गातील वैभवाचा भोगासाठी याज्ञिकांनी केवढी प्रचंड हाव असते अशा प्रकारे स्वर्गाची प्राप्ती झाली असता तेथे जे जे भोग भोगावयाला सापडतात ते उद्धवा तुला मी सांगतो नीट लक्ष देऊन श्रवण कर अरे स्वर्गात सुद्धा साऱ्यांनाच काही सारखे भोग भोगावयाला मिळत नाही तर ज्याची जशी पुण्याच त्याला पुण्याला आणि तो त्यातून अफसरांच्या बरोबर मनोहर वेश घेऊन विहार करतो तेव्हा गंधर्व त्याच्या गुणांचे गायन करतात आपल्या पुण्याईचे मोल देऊन मिळालेले चंद्रप्रभेसारखे शुभ्र विमान येते त्यात बसून ते दिव्य भोग भोगू लागतात तेथे दिव्य देह प्राप्त होतो तेव्हा ते, ते वेशही मोठा मनोहर करतात अत्यंत मौजेने स्त्रियांशी क्रीडा करतात त्या स्वर्गातील अप्सरा अप्सरा पाहिल्या म्हणजे मनाला भुरळ पडते आणि मग त्यांच्याच नादाने ते अनेक स्थानामध्ये क्रीडा करीत असतात श्लोक पंचवीस त्याच्या इच्छेनुसार जाणाऱ्या व घटांच्या माळा लावलेल्या विमानातून तो देवतांच्या दे। हो वर्तमान आपण विमानात बसून तो पाहिजे तिकडे जात असतो ते विमान किती व कसे शोभिवंत असते तेही ऐक त्याला अनेक लहान मोठ्या घंटा लावलेल्या असून त्याला रत्नखित मेखळा गुंडाळलेली असते सारेच विमान विमानलेले असते व त्याची नंदन विकाणी त्या घेऊन जातो व तेथे स्वर्गांगनाचा उपभोग घेण्यास आसक्त होऊन पडतो त्या वनामध्ये पुष्पांचे ताटवे लागून राहिलेले असतात आणि त्यांचे सुंदर पराग चहूकडे उधळत असतात कोकिळांचे मधुर स्वर व भ्रमरांचे गुंजार शीतल असा मलय पर्वतावरचा वायू वाहत असतो आणि स्वर्गांगनांची हसणे खिदळणे चालून कामुकाच्या विलासाचा सुकाळ होऊन राहतो अग्नीची आणि कापराची भेट झाली की एकदम जसा आगीचा भडका उठतो त्याप्रमाणे त्या कामुकाचे पुण्य भोग भोगता भोगता एकदम हे सारे भोग हे सुद्धा त्याच्या मनाला आठवत नाही इतका तो कामास हो दिव्यावर झेप घालताना पतंगाला आपल्या मरणाची स्मृती नसते त्याप्रमाणे त्यालाही आपल्या पतनाची आठवण होत नाही इतके भोगामध्ये मन गुंतलेले असते श्लोक सव्वीस जोपर्यंत त्याचे पुण्य पुण्यशिल्लक असते तोपर्यंत तो, तो स्वर्गामध्ये मौज मजा करतो पुण्य संपतात त्याची इच्छा नसतानाही कालगतीनुसार तो खाली पडतो पुण्याची संपत्ती जोपर्यंत असते तोपर्यंत ते स्वर्गाचे भोग भोगतात आणि ती पुण्याची शक्ती क्षीण झाली म्हणजे तत्काळ पतन पावतात जोपर्यंत गाठीला द्रव्य असते तोपर्यंत वेश्येचा चांगूलपणा द्रव्य सारे खर्चून पार झाले किती पुन्हा त्याचे तोंडही पाहत नाही त्याप्रमाणे स्वर्गाची वस्ती समजावी आपल्या पुण्याने भोग भुगतात पण पुण्याचा क्षय झाला म्हणजे क्षयाला जातात आणि इच्छा नसली तरी पतन पावतात सुखी होण्यासाठी मोठे कष्ट करून याज्ञिक स्वर्ग मिळवतात ते शेवटी अतिशय दुःखी होऊन खाली तोंड करून पतन पावतात स्वर्गातले सारे सुख असताच जाऊन गर्भवास मात्र कपाळी येतो तसल्या त्या कामुकांचा सुखाला आग का लागेना सुखाच्या आशेने अशा रीतीने स्वर्ग सुख म्हणून जे म्हणतात ते या रीतीने मूर्ख लोकच स्वर्गाला सुख मानतात पण तो मार्ग काही निर्दोष नव्हे याज्ञिकांनी विधीयुक्त कर्म केले तरी सुद्धा त्यांना महादुःख प्राप्त होते मग अविधीए कर्म केले असता सुख होईल असे तू मुळीच समजू नकोस तर येथे कर्ममार्गाची प्रवृत्ती दोन प्रकारची असते प्रमाणे आचरण होते आणि दुसरी मध्ये अविधीने ती वेदविधानोक्त स्थिती होय विधीयुक्त कर्माचरणाने स्वर्गाची प्राप्ती होते ती प्रवृत्ती प्रशस्त होय पुण्याच्या क्षयाने स्वर्गातून पतन कसे घडते तेही ही तुला कथन केले आता अविधीचे आचरण कसे असते त्याचे अधर्म करून सोडतात त्याविषयी सांगतो ऐक श्लोक सत्तावीस जर एखादा मनुष्य दुष्टांच्या संगतीत सापडून अधर्माने वागू लागला किंवा आपल्या इंद्रियांच्या अधीन होऊन स्वच्छंदपणे वागू लागला कंजूषपणाने वागू लागला लोभी झाला स्त्री लंपट झाला किंवा प्राण्यांना त्रास देऊ लागला जीव स्वभावतःच कामासक्त असतात त्यामुळे त्यास इच्छिलेले विषय प्राप्त झाले की ते त्यावर अतिशय लंपट होऊन राहतात आणि इच्छित वस्तू प्राप्त झाली नाही तर मन व्याकुळ होऊन जाते हा प्राणीमात्रांचा नेहमीचाच स्वभाव होय अशा स्वभावाच्या मनुष्याला जर दुष्ट पुरुषाचा सहवास घडला तर त्याची अधर्मावर श्रद्धा बसते आणि तो अकर्मान केले चावला तर तो अदवा तद्वा वागू लागतो यात आश्चर्य ते काय वेड्याच्या हातात कोलती दिली तर तो सरसहा जाळीतच सुटावयाचा त्याप्रमाणे जा तेही दुष्टांच्या संगतीने होळी पेटवून आपला धर्म समूळ भस्म करून टाकतात अगदी लहान मुलाचा हातात शस्त्र दिले तर ते खूप असताना आपले किंवा दुसऱ्याचे अंग हे तो पाहत नाही तो आपले शरीर सुद्धा कापून घेतो आपल्या हिताचा विचार त्याला कळत नाही ज्याप्रमाणे अंगात देव येतो म्हणून ढोंग करणाऱ्या मुरळीच्या तोंडाला घरबंद नसतो किंवा बहुरूप्याच्या संन्यासात जसे काळी वैराग्य असत नाही त्याप्रमाणे तोही दुस्संगतीनेच ढोंग माजवतो त्यामुळे त्यात विवेकाला थारा असत नाही आणि तो कामशास्त्राच्याच मागे लागतो कामशास्त्राच्या नादामुळे त्याची वासना वाढते आणि त्या वासनेमुळे अधर्माची योजना करतो आणि अधर्मामुळे अकर्म आरंभून निंद्यकर्माचे आचरण करतो निंद्यकर्माची प्रवृत्ती होण्याला भोगाची लालूच ही मूळ आहे आणि भोगाच्या लालचीमध्येच अधर्माचा यथास्थित फैलाव होतो अधर्माची वाढ वाढली की परद्रव्य आणि परस्त्री यांसाठी नाना प्रकारच्या युक्ती प्रयुक्ती लढवण्याच्या कामी शरीराला पे तो झिजवतो स्त्रीसाठी अगदी काकुळटीला येतो स्त्रीच्या ध्यासाने स्त्रैण बनतो आणि ती स्त्री मिळवण्याकरता प्राण्याची हिंसा करण्यासही सुरुवात करतो श्लोक अठ्ठावीस आणि शास्त्रविधानाच्या विरुद्ध पशूंचा बळी देऊन भूतप्रेतांची उपासना करू लागला तर त्याला त्याच्या इच्छेविरुद्ध घोर अंधकारमय नरकात जावे लागते विधी सांगत असेल ते करावयाचे नाही वेद काय म्हणतो ते ऐकावयाचे नाही स्मृतीशास्त्र मनाला पटावयाचे नाही आणि स्वेच्छेनेच कर्म करावयाचे जारण मारण उच्चाटन स्तंभन मोहन वशीकरण इत्यादी प्रयोग करून असाध्य असलेलेही अंजन साध्य करून स्त्रियास स्त्रिया पाठीमागे लावावयाचे लोण मोहरी बिब्बे हे सारे मधात कालवून तामसी पुरुष शाबरी मंत्राच्या प्रभावाने होम करावायला धावतो जारण मारणादी कर्म करण्याकरता बकरी कोल्ली वानर सरडे बेडूक मासे मगर गिधाड व घारी यांचा सुद्धा होम करतात नग्नभैरव वेताळ झोटिंग पिशाच कंकाळ मार्को मेसको मैराय इत्यादी प्रबळ भूतांची उपासना करतात काळी चिमणी मालढोक घारी कावळे बगळे घुबडे मारून काळ्या मांदरीला समारंभाने आणून शाबरी मंत्रांनी होम करतात वाहत्या घाण्यात तेल चोरून आणतात व प्रदोषाच्या वेळी नातात आणि मध्यरात्री होमामध्ये डाकिनी व शाकिनी जागृत करतात आणि मोहिनी मंत्राचा जप करून प्रेताच्या कवटीमध्ये रक्त भरून ठेवतात साऱ्या अंगाला हळद फासात कपाळाला शेंदूर मागतात आणि कामेच्छा पूर्ण होण्यासाठी हट्टाने महाप्रयास सोसून अंजन साध्य करतात होमपात्रे सत्वर तयार करण्यासाठी मुळासह वर्तमान पिंपळ तोडतात आणि आसना आसनाखाली घालण्यासाठी फळे आलेल्या व फुले आलेल्या वनस्पती उपटतात मंत्र बीज जप करण्याकरता मृग अस्वलांच्या पातकाचे भय मानित नाही अशा प्रकारे पशु पक्षी जलचर इत्यादी जीवांना मनस्वी पीडा देतात इतकेच नव्हे तर ब्राह्मणाचे रक्त घेऊन सुद्धा जारण मारण्याची क्रिया करतात गायी ब्राह्मणांना अतिशय त्रास देतात इतकेच नवे तर वतनवाडी संपत्ती वस्त्रीहरण या करण्याकरता स्वार्थाने त्यांचा प्राणसुद्धा घेतात देवालयातील देवापुढे जम जमलेले किंवा शिवालयात शिवापुढे ठेवलेले द्रव्य अथवा पदार्थ घेण्याकरता आळस करीत नाही इतकी त्यांची अधर्मातील वासना अचाट असते तात्पर्य अशा रीतीने कर्म त्या अकर्माच्या योगाने चंद्र जसा अमावस्येला गर्द अंधारात बुडून जातो त्याप्रमाणे तोही नरकात शिरतो कारण अकर्म हे मोठे प्रबळ आहे ते जीवाच्या ज्ञानाचा नाश करते आणि त्यावेळी त्याला अत्यंत मूढ बनवून नरकाच्या खळाखळात घालते त्या नरकाची स्थिती मोठी विलक्षण आहे कोट्यवधी वर्षे तळाला जात असले तरी त्याचा थांग म्हणून लागत नाही मग वरता येणार कसा त्यालाच अंधतम नरक असे म्हणतात तो पाहिल्याबरोबर वृत्ती अंधच होऊन जाते आणि मूडपणाने बाहेर येण्याचा मार्गच विसरून जाऊन नरकातच लोळत राहतात अशा प्रकारे कर्मभोगाचा अंत होईपर्यंत अकल्प नरकच भोगित राहतो आणि मग त्याला स्थावर अवस्था प्राप्त होते अर्थात तो वृक्ष किंवा पाषाण होतो अशी त्याची गाढमूढ अवस्था होते केवळ जाड्यच जड होते गोड सुख स्वप्नात सुद्धा दृष्टीस पडत नाही दुःसह दुःखच भोगीत राहतो तात्पर्य अधर्म प्रवृत्तीने वागले असता सुखाचा लेशही प्राप्त होत नाही अनिवार दुःख भोगित असता त्याची सुटका म्हणून होतच नाही श्लोक एकोणतीस सकाम कर्माचे फळ दुःखच आहे जो जीव शरीरामध्ये अहंता ममता धरून तशी कर्मे करतो त्यांची त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो मर्त्य जीवाला अशा स्थितीत काय सुख मिळणार उद्धवा बाबा ऐक जीव हा मरण धर्माला पात्र आहे त्याच्या वाट्याला सुख म्हणून कधी येतच नाही दुःख स्थितीतच त्याचे नेहमी वास्तव्य असते नरदेहाला येऊन मोठमोठी निर्दयपणाची कृत्य करतात त्यामुळे त्यांना उत्तरोत्तर दुःखाचीच फळे येऊन जीवाला ती मोठ्या यातना भोगावयास लावतात मरे मरे तो भयंकर दुःख भोगतात आणि जन्मास आले म्हणजे पुन्हा तसलीच नीचकृत्ये करतात त्यामुळे दुखाचा भोऱ्यात सापडून ते आपले आपनच घातक होतात जे संत चरणांना विमुख होतात त्यांना स्वप्नातही सुख मिळावयाचे नाही कामुक लोक हे क्रूर कर्मेच करीत असल्यामुळे त्यांचे दुःख वाढतच असते तात्पर्य प्रवृत्तीमध्ये असून कामनिक कर्मे केली असता ती कर्मे विधिपूर्वक किंवा अविधीपूर्वक करो त्याला सदा सर्वदा अनिवार असे दुःखच भोगावे लागते कामनिक कर्मे विवक केली तर स्वर्गातून पतन होते तीच कर्मे अविधीने केली तर भयंकर नरक प्राप्त होतो मिळून या प्रवृत्तीमध्ये सका मनुष्याला सुखते कोणते आता तू म्हणशील कि दिपालांच्या ठिकाणी नित्य सुख असेल त्यांना काही जन्ममरण नाही त्यांच्यासारखे आपणही अमरत्व संपादन करावे म्हणजे कारण दिला लोकपाळ आहेत लोक तेही शाश्वतचे आहेत तेव्हा येथील सुखही शाश्वतचे असेल पण अशी कल्पना करतात ते लोक मूर्ख होत श्लोक तीस एक कल्पर्यंत आयुष्य असणाऱ्या लोक व लोकपाल यांना माझे भय आहे दोन पराार्ध आयुष्य असणाऱ्या ब्रह्मदेवाला सुद्धा माझ्यापासून भय आहे लोकपाळांमध्ये अमरेंद्र म्हणजे इंद्र हा श्रेष्ठ होय तोच मरुद गणांचा राजा त्याला सूर्य चंद्र वरुण कुबेर यम आदी करून सर्व मान देतात त्याला अमरावती नगरीत सिंहासन ऐरावतावर बसण्याचा मान उच्चवा नावाचा अश्व ज्याच्या पुढे आपण होऊन कोतवाल घोडा झालेला उर्वशी सारखी जाला भोग रंभा प्रमुख विलासिनी तिलोत्तमा नृत्य करणारी आणि चिंतामणी पायाकडे लोळणारे अष्टसिद्धींची भांडारे जेथे भरलेली रत्न खचित वाडे मरगजाचे झोपाळे करून ते सुवर्णाच्या साखळदंडाने बांधलेले वैडुर्याचे मोठे वृक्ष कामधेनुंची खिल्लारे आणि कल्पवृक्षांचे जेथे झुंबाडे अथवा मंडप चहूकडे शोभतात लोकपाळ ज्याच्या पुढे हात जोडून उभे असतात देवांची सेना हेच ज्याचे चतुरंग सैन्य एवढे ज्याचे ऐश्वर आणि जो स्वर्गाच्या राज्याचा उपभोग घेतो त्याला सुद्धा ब्रह्मदेवाचा दिवस पुरा झाला की माझ्या काळाची शक्ती ग्रासून टाकते असे एक दोन नव्हे तर इंद्र ब्रम्हदेवाच्या एका दिवसात क्षयाला जातात मग इतरांची कथा ती काय ब्रम्हदेवाचे आयुष्य सर्वात मोठे म्हणतात त्याला दोन पराध वर्षे आयुष्य आहे पण माझ्या काळाची नजर पोचली नाही तोपर्यंत त्याच्या आयुष्याचा बडेजाड अग्रपूजेच्या मानाची ज्याची योग्यता जो लोकांच्या लोकपाळांचाही करता त्या ब्रह्मदेवाला सुद्धा माझ्या काळाची सत्ता त्याच्या लोकस सह वर्तमान ग्रासून टाकते मी दंड धारण करणारा ही आत्मा शास्ता नियंता ईश्वर अंतर्यामी राहणारा सर्वेश्वर अत्यंत दुर्धर व सर्वव्यापक आहे माझा काळक्षोभ मोठा भयंकर आहे त्याला कोण आवरू शकणार धर्माने अर्थाने किंवा कामाने त्याचे निवारण होणे शक्य नाही त्या प्रळय करत्या महाकाळालाही माझी काळ सत्ता ग्रासून टाकते माझे महाभय लागलेले आहे मग लोकपाळांना सुख कोटचे माझ्या भयाने सूर्य हा लव निमेश, पळ विपळाला पुढे पुढे सरत असतो माझ्याच भयाने प्राण खेळत असतो माझ्याच भयाने वारा वाहतो माझ्याच भयाने अग्नी हा पोटामध्ये जठराग्नीच्या रूपाने राहून माझ्याच भयाने कमी जास्ती न होता चतुर अन्ने टाकतो, भयाने इंद्र हा चतुर्वि उल्लंघन करीत नाही माझ्या भयाच्या मोठ्या शंकेने तिन्ही लोक थरथर कापत असतात तिन्ही लोकांचा शास्त्रा व नियंता ईश्वर तो मी इतके सांगून जडबुद्धी कर्मठांचे कर्मठपण आणि अनिश्वरवादित्व भगवंतांनी छेदून टाकले प्रवृत्तीमध्ये किती अनर्थ आहे हे मागे दाखवले आहे तसेच वैराग्य स्थापन करून निवृत्ती हीच सर्वात श्रेष्ठ आहे असे सांगितले ऐश्वर्याचा आविष्कार करून आपले ईश्वरत्व खरे करून दाखवले आता मीमांसकांच्या मताचा निराश करण्यासाठी तेच निरूपण पुढे चालवीत आहे मत असे, की ते अनेकता जीवच करता करतात। श्लोक सत्व, तम, हे तीन गुण त्यांचे कर्म करण्यासाठी प्रवृत्त करतात आणि इंद्रिय कर्मे करतात जीव अज्ञानाने इंद्रियांनी केलेल्या कर्मांशी संबंध जोडून कर्माची फळे भोगू लागतो श्रीकृष्ण उद्धवाला म्हणाले ही सारी अकरा इंद्रिये अनेक प्रकारची भिन्न भिन्न कर्मे करतात आणि आत्मा आहे तो सर्वसाक्षित कामाला लागतात तो कोणाला लाग, लावा अस म्हणत नाही आणि लागू नका असणत नाही त्याचप्रमाणे येथे जीव आहे आता तुम्ही म्हणाल शेतकरी हातात कुऱ्हाड घेऊन झाड तोडतो त्याप्रमाणे जीव हा इंद्रियांना प्रेरणा करून कर्मे करतो तर त्याला इंद्रियांची प्रेरकता मुळीच संभवत नाही त्याचे ऐक सत्वाधिक गुण हेच इंद्रियांना प्रेरणा करणारे आहेत जीव हा उभयतांचा गुण व इंद्रिय यांचा साक्षी आहे त्याला कर्माचे प्रेरकत्व नाही आपण स्वतः स्पर्शही न करता केवळ जवळ राहूनच लोहचुंबक हा अचेतन लोखंडाला हलवतो त्याप्रमाणेच जीव हा येथे आहे किंवा सूर्य उगवला कि लोक बरे वाईट उद्योग करू लागतात पण त्या उद्योगाचे प्रेरकत्व सूर्याकडे नसते तो कर्माचा साक्षी मात्र असतो त्याप्रमाणे जीवाला खरोखर कर्तव्यता नसते वरवर झालेले जे काही दिसते ते केवळ मिथ्या म्हणजे भ्रामक होय काविळीने जाचा डोळा व्यापलेला असतो त्याला चंद्रही पिवळाच दिसतो त्याप्रमाणे जे मंदबुद्धी बुद्धी आहेत त्यांनाच आत्मा हा करता असा भास होतो तो अगदी निश्चल असल्याचे त्यांना कळत नाही सपाट्याने ढग चाललेले पाहिले म्हणजे मुले म्हणतात की चंद्रच पळतो आहे त्याप्रमाणे मंद असतात तेच आत्मा हा करता असे मानतात हा उपाधीच्या योगाने त्यांना भ्रम होतो देह हा मी आणि कर्म हे माझे हे आत्म्याला स्वप्नात सुद्धा माहीत नसते मृगजळात राजे बुडाले हे सत्य हे ही आहे तात्पर्य आत्म्याला कोणतीही कर्तव्यता नाही हीच गोष्ट खरी आहे आता तो फळाचा भोगता आहे असे म्हणतात तीही गोष्ट मिथ्यात समज स्वप्नात हजार गायी पैदा केल्या तर जागे झाल्यावर काही त्यांचे दुपते मिळत नाही त्याप्रमाणेच उपाधीच्या ठिकाणी आत्मा हा ही तसाच मिथ्या भोगता आहे डबक्यात प्रतिबिंबिलेला सूर्य जर त्यातील चिखल सेवन करील तरच आत्मा हा ही देहरूप गावातील असे मनुष्यांनी सत्य मानावे प्रतिबिंबित झालेला चंद्र झपाट्याने मृगजळातील माशांनी गिळू लागावा त्याप्रमाणेच आत्मा हा ही देहाच्या अभिनिवेशाने भोग भोगणारा आहे असे हवे तर समजावे तात्पर्य आत्मा जो भोगता म्हणतात ती गोष्ट उपाधीची होय आणि उपाधी ही तर मिथ्या आहे मग आत्मा हा भोगता कसा होणार यावरून खरोखर आत्मा हा भोगताही नव्हे आणि करताही नव्हे ही, नवे, करता ही नवे। गोष्ट उत्तम रीतीने सिद्ध झाली आता जीवाला जी अनेकता आहे असे म्हणतात तीही मिथ्याच आहे असे आता सिद्ध करतात श्लोक बत्तीस जोपर्यंत शरीर इत्यादींमध्ये मी माझेपणाचा अभिमान आहे तोपर्यंत आत्म्याचा अनेकत्वाचा भ्रम नाहीसा होत नाही जोपर्यंत हा अज्ञानमूलक भ्रम नाहीसा होत नाही तोपर्यंत तो जीव परतंत्रच राहणार अंतःकरणामध्ये जोपर्यंत सत्व रजतमाचा व त्यांच्या गुणकर्मांचा धुमाकूळ माजलेला आहे तोपर्यंत जीवाला अनेकत्वाचा भ्रमही खराच वाटतो अहंकारापासून तो, अहंकारा तो देहापर्यंत जीवाला जोपर्यंत मीपणा भासतो तोपर्यंत जीव अनेकत्वच खरे मानतो पण उद्धवा ते खरोखर मिथ्याच आहे ज्याप्रमाणे आपलेच तोंड आरसा आपल्यापुढे आणून दाखवतो व दोन व्यक्ती भासवतो हो त्याप्रमाणे माया ही अविद्येच्या योगाने द्वैत दाखवून देते आरशामध्ये आपल्याला जो दुसरेपणा दिसतो त्या योगे आपण काही द्विधा होत नाही तो भास मिथ्याच भासतो तोच भास समोर उभा राहिला म्हणजे त्रिगुणांचे विकार एक असताना दिसू लागतात आणि तो गुणांच्या क्षोभाने खरे असे भासतात, ज्याप्रमाणे लख तर तरतरीत ते लांबट निश्चळ व चंचल असे त्या उपाधीमुळे भासते तात्पर्य तीन प्रकारच्या कार्यविशेषत्वामुळे आपलेच तोंड आपल्याला तीन प्रकारांनी दृष्टी होते पण ते खोटे आहे त्याप्रमाणे गुणक्षोभामुळे भासणारे नाव खोटे आहे वस्त्राकारामध्ये सारे सूतच विणलेले असते आणि वस्त्रावर त्या दिसत असतात त्याप्रमाणे चराचरातही अनेकाने एकच वस्तू भरलेली आहे साखरेचा ऊस केला तर वरील कठीण साल व आतील चिपाडे टाकून मधील रस पिळून घ्यावा अशा प्रकारचा त्रिगुण दोष त्यात त्या नसतो